प्रकरण पाचवे पाचव्या प्रकरणाचा विषय आहे शरीराच्या अभिमानाचा त्याग केल्यामुळेच मोक्ष प्राप्त होतो प्रकरण पाचवं सूत्र पहिलं अष्टावक्र उवाच न ते संगोस्तिके ना पीक किंम शुद्ध स्त्यक्तुम इच्छसी अष्टावक्र म्हणतात तू दुसऱ्या कोणाशी संबंधित नसून तू शुद्ध आहेस मग तू कसला त्याग करण्याची इच्छा ओळखतोस याप्रमाणे देहाचा अभिमान त्यागून मोन घेत राजा जनकाना मोक्षप्राप्तीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अष्टावक्रि या श्लोकांमध्ये उपदेश केलेला आहे राजा जनकांनी दिलेले उत्तर ऐकून अष्टावक्र महाराजांना फार समाधान वाटले की राजा जनकांना खरोखरच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे कारण त्यांच्या मनोवृत्ती व वर्तन खरोखरच आत्मज्ञानी व्यक्तीप्रमाणे आहेत या प्रकरणात अष्टावक्र गुरुदेव मोक्षप्राप्तीबद्दल राजा जनकानं उपदेश करीत आहेत अष्टावक्र महाराज सांगतात की तू फक्त आत्मा आहेस हे तू जाणलेस तू शुद्ध आहेस एकटा आहेस तुझे कोणी साथी सोपती नाहीत मग तू कुणाचा त्याग करणार त्याग त्याच गोष्टीचा करता येतो जी तू स्वतःची मानशील जे तुझे नाहीच त्याचा त्याग तू कसा काय करणार हे सर्व जास्त तू आपले समजतोस ते सर्व केवळ देहाभिमानामुळे देहाच्या अभिमानामुळेच जगात आपल्याला वेगवेगळी शरीरे म्हणजेच माणसे दिसतात मनुष्यात जो परस्पर संबंध आहे तो सुद्धा देहाभिमानावर आधारलेला आहे आणि या देहाभिमानामुळेच आत्मा एक नसून अनेक असल्याचा भ्रम निर्माण होत राहतो जेवढी शरीरे आहेत तेवढे आत्मे आहेत असाही भास होतो व तोच सत्य वाटतो हे माझे हे दुसऱ्याचे हे परक्याचे असा भेद जाणवतो तो सुद्धा देहाभिमानामुळेच जाणवतो या देहाभिमानामुळे लोक वस्तूंचे दान करतात कारण त्या वस्तू त्यांच्या आहेत त्यांच्या देहाच्या मालकीच्या आहेत असं ते मानतात मोह माया लोभ स्वार्थ हे सर्व दुर्गुण देहाभिमानातून निर्माण झालेले आहेत धन वैभव संपत्ती घरे पत्नी पुत्र नातेवाईक यांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही सर्वात मोठे बंधन व अडथळा हा देहाभिमानाचा आहे व त्याचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो देहाभिमान हेच एक अज्ञान आहे दिवा पेटल्यावर अंधाराचा त्याग करावा लागत नाही कारण अंधार अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वातच नाही तिचा भ्रम असतो व दिवा पेटवल्यावर तो भ्रम आपोआप दूर होतो त्यासाठी अंधाराचा त्याग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या देहाभिमानामुळेच तुला भ्रम होतो आहे की हे माझे आहे म्हणून तू त्यांचा त्याग करण्याची गोष्ट करतोस ज्ञान काय आहे याचा बोध ज्ञानाच्याच प्रकाशात होतो या देहाभिमानाचा समूळ नाश होणे हाच मोक्ष आहे म्हणून तू सुद्धा हा देहाभिमान सोडून मोक्ष प्राप्ती करून घे अध्याय पाचवा सूत्र दुसरी उदयती भवतो विश्व वारी ज्ञापै कम आत्मान मेव मेव लज अष्टावक्र म्हणतात तुझ्यातून हे सारे विश्व त्याचप्रमाणे निर्माण होते ज्याप्रमाणे समुद्रातून बुडबुड निर्माण व्हावा त्याप्रमाणे जग व आत्मा हे एकच असल्याचे जाणून मोक्षप्राप्त करून घे अष्टावक्र गुरु मोक्षप्राप्तीचा उपाय सांगताना राजा जनकाना उद्देशून म्हणतात की समुद्रात ज्याप्रमाणे बुडबुड निर्माण होतो त्याचप्रमाणे तुझ्यातून म्हणजेच आत्म्यातून या विश्वाची निर्मिती होते कारण विश्व व तुझा आत्मा एकच आहे सर्वसृष्टी एकच आहे या प्रकारे एकत्वाचा बोध प्राप्त झाल्याने तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल भागवतात सुद्धा सांगितले आहे की हे बंधन व मोक्ष हे मनाचेच गुणधर्म व अवस्था आहेत मन वासनाविरहित व शांत झाल्यानंतर बंधन किंवा मोक्ष यांचं नाव सुद्धा राहत नाही आत्म्यामध्येच मन विसर्जित केल्याने साऱ्या जगाला मोक्षप्राप्ती होऊ शकते अष्टावक्र महाराज सांगतात कि जोपर्यंत आत्म्याला एकत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही सूत्र तिसरे प्रत्यक्ष नास्त्यमलेज्जु सर्प इव व्यक्तम एवमे लय अष्टावाक्र म्हणतात दोरीच्या ऐवजी सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला दृश्यमान होणारे जग जणू प्रत्यक्षच अस्तित्वात असते पण अर्थातच तुझ्यासारख्या शुद्ध आत्मज्ञानी व्यक्तीसाठी हे जग अस्तित्वात नाहीच था तुझ्यासाठी आत्मा हेच एक सत्य असल्याचे जाणून मोक्ष प्राप्त करून घेत अज्ञानी माणसाला हे सूक्ष्म जगत दृश्यमान झाल्याने ते जणू प्रत्यक्षातच अस्तित्वात असल्याप्रमाणे भासते कारण त्याला आत्मतत्वाचा परिचयच नसतो आत्मतवाचा बोध फक्त ज्ञानी माणसालाच होत असतो त्यामुळे अष्टावक्र म्हणतात की दोरीच्या ऐवजी साप दिसावा या भ्रमामुळेच आत्म्याच्या ऐवजी जग दिसण्याचा भ्रम अज्ञानी माणसाला होत असला तरी आत्मज्ञानी व्यक्तीसाठी शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा हाच जग आहे व तेच सत्य आहे तुझ्यासाठी आत्मा हेच एकमेव सत्य आहे हे ओळखून मोक्ष प्राप्त करून घे आत्मतत्वावर दृढ निष्ठा ठेवणे हाच मोक्षप्राप्तीचा उपाय आहे अध्याय पाचवा सूत्र चौथे सम दुःख सुख पूर्ण आशा नैराश येत मृत्यु अष्टावाक्र म्हणतात दुःख आणि सुख ज्याच्यासाठी समान आहेत जो पूर्ण आहे व शांत असल्याने सुखी आहे ज्याच्यासाठी आशा व निराशा सारख्याच आहेत असा समचित्त होऊन तू मो प्राप्त करून घे अष्टावक्र की आत्मा पूर्ण आहे व तू शरीर नसून आत्मा असल्यामुळे पूर्ण आहेस हे है ज्ञान तुला आता झालेली दिसते सुख दुःख हे मनाचे गुणधर्म आहेत आशा निराशा हे चित्ताचे गुणधर्म आहेत आणि जन्म व मृत्यू हे शरीराचे गुणधर्म आहे पण या तिन्ही बाबींच्या तू वेगळा आहेस व केव चैतन्य रूपी आत्मा असल्याने केवळ साक्षीदार आहेस या तिन्ही गुणधर्मांचा व आत्म्याचा काहीही संबंध नाही तू आत्मज्ञान प्राप्त केले असल्याने तुझ्यासाठी आत्मा व सृष्टी एकच बाब आहे तसेच याआधी सांगितलेले सर्व गुणधर्मही समान आहेत यामुळे तुझ्यासारख्या आत्मज्ञानी व्यक्तीला ना सुख होते ना दुःख होते याप्रमाणे स्थितप्रज्ञ होऊन तू मोक्ष प्राप्त करून अष्टावक्र महाराजांनी मोक्ष या, या प्रकरणात चार सूत्रे सांगितलेली आहेत देहाभिमानाचा त्याग आत्म्याचे अद्वैतपणे जाणणे जग सत्य आहे या भ्रमाचा त्याग व स्वर द्वंद्व व द्वैत भावना विसर्जित करून समत्वपूर्ण बुद्धी होणे या चार धारणा आत्मज्ञानी माणसास मुक्त करतात